ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय अठरावा ययातीचे चरित्र शुकाचार्य म्हणाला जशी शरीर धारण करणाऱ्यांची सहा इंद्रिय असतात तसे नहुषाचे यती ययाती संयाती आयती व्ययती आणि कृती असे सहा पुत्र होते नहुस राजा ज्येष्ठ पुत्र यतीला राज्य देऊ इच्छित होता परंतु त्याने त्याचा स्वीकार केला नाही कारण राज्य चालवण्याचा परिणाम तो जाणत होता जो राज्यकारभरात प्रवेश करतो तो आत्मस्वरूपाला विसरतो जेव्हा इंद्रपत्नी शचीशी सहवास करण्याचा प्रयत्न केल्यामुळे नवू शला इंद्रपदापासून पदुच्चित्त व्हावे लागले आणि तो आजगर बनला तेव्हा राजसिंहासनावर ययाती बसला ययातीने आपल्या चार धाक्या भावांना चार देशांना नियुक्त केली आणि स्वतः शुक्राचार्याची कन्या देवयानी आणि दैत्यराज वृष परव्याची कन्या शर्मिष्ठा यांच्याशी विवाह करून तो पृथ्वीचे रक्षण करू लागला परिषताने विचारली भगवन शुक्राचार्य ब्राह्मण होता आणि क्षत्रिय तर मग ब्राह्मण कन्या आणि वर असा प्रतिलोम म्हणजे उलटा विवाह कसा झाला तेव्हा शुक म्हणाला दानवराज वृक्षपर्व्याची शर्मिषा नावाची कन्या एके दिवशी आपल्या गुरूंची कन्या देवयानी आणि हजारो मैत्रिणींसह आपल्या राजधानीतील श्रेष्ठ बगीच्यामध्ये विहार करीत होते त्या उद्यानामध्ये फुलांनी लहडलेले अनेक वृक्ष होते त्यामध्ये एक मोठे सरोवर होते सरोवरात कमळे उमललेली होती आणि त्यावर भ्रमर भ्रमरमधुर गुंजारव करीत होते सरोवराजवळ गेल्यानंतर त्या सुंदर कन्यानी आपआपली वस्त्रे घाटावर ठेवली आणि सरोवरामध्ये प्रवेश करून त्या एक दुसरीवर पाणी उडवून खेळू लागल्या त्याचवेळी तिथे पार्वतीसह नंदीवर आरवूड झालेले भगवान शंकर येऊन पोहोचले त्यांना पाहून सर्व कन्या लज्जित झाल्या आणि ताबडतोब वर येऊन त्यांनी आपापली वस्त्रे परिधान केली शर्मिष्ठी घाईने न कळत देव देवयानीचे वस्त्र आपलेच समजून परिधान केले यावर देवयानी चिरून म्हणाली अग पहा ना या दाशीचे हे भलतेच धाडस कुत्र्याने यज्ञातील हविषांनी खावी त्याप्रमाणे हिने माझे वस्त्र परिधान केले आहे ज्यांनी आपल्या तपवलाने ही सृष्टी निर्माण केली जे परमपुरुष परमात्म्याचे मुख आहेत जे आपल्या हृदयामध्ये नेहमी ज्योतिर्मय परमात्माला धारण करतात आणि ज्यांनी लोकांना कल्याणाचा मार्ग दाखवला ते श्रेष्ठ असे आम्ही भृभुवंशी त्यामध्ये हिचा पती आमचा शिष्य असे ही, हिने माझी वस्त्रे परिधान केली जेव्हा अशा अशाप्रकारे अदा तोदा बोलू लागली तेव्हा शर्मिष्ठा क्रोधाने दिवसलेल्या नागिनीप्रमाणे निश्वास टाकीत दात ओट खात तिला म्हणाली ए भिकार्नी स्वतःला न ओळखता तू किती बडबड करतेस कावळ्या कुत्र्याप्रमाणे तू आमच्या घराकडे आशाळभूतपणे पाहत नाहीस काय शर्मिष्ठीने अशाप्रकारे अतिशय कडबड शब्दानी गुरुकन्या देवयानीला फटकारली आणि रागाने तिच्या अंगावरील वस्त्र हिसकावून घेऊन तिला विहिरीत ढकलून दिली शर्मीच्या घरी निघून गेल्यानंतर शिकार करीत योगायोगाने राजा ययाती तिथे येऊन पोहोचला त्याला तहान लागल्यामुळे तो विहिरीजवळ आला असता विहिरीत पडलेल्या देवयानीला त्यांनी पाहिले त्यावेळी अंगावर वस्त्र नव्हते म्हणून त्यांनी आपला शेला तिला दिला आणि दयाळू अंतकरणाने आपल्या हाताने तिचा हात पकडून तिला वर काढले अत्यंत प्रेमळ शब्दात देवयानी वीर ययातीला म्हणाली हे वीर शिरोमणी राजन आज आपण माझा हात धरलात आता आपण माझा हात धरला म्हणून दुसऱ्या कोणीही तो धरू नये हे वीरश्रेष्ठ विहिरीत पडल्या कारणाने मला जे अचानकपणे आपले दर्शन झाले तो ईश्वराने ठरवलेला संबंध होईल असेच समजले पाहिजे यामध्ये मनुष्य प्रयत्न नाहीत हे वीरश्रेष्ठा मी यापूर्वी बृहस्पतीचा पुत्र कच्छ याला शाप दिला होता म्हणून त्याने सुद्धा मला शाप दिला होता की ब्राह्मण माझे पाणीग्रहण करणार नाही हा संबंध शास्त्रविरुद्ध असल्याने यायातीला मान्य नव्हता परंतु प्रारब्धानेच आपल्याला ही भेट दिली असून आपले मन सुद्धा तिच्याकडे ओढ घेत आहे असे पाहून ययातीने तिचे म्हणणे मान्य केले वीर राजा ययाती जेव्हा निघून गेला तेव्हा देवयानी रडत तिच्याकडे गेली आणि शर्मिष्ठा जे काही म्हणाली आणि जे तिने केले ते सर्व तिने त्याला सांगितले ते ऐकून शुक्राचार्याची सुद्धा मन उद्विग्न झाले तो पौरोहित्याची निंदा करू लागला त्याने असा विचार केला की यापेक्षा कबूतराप्रमाणे धान्य वेचून खाणेसुद्धा चांगले म्हणून तो कन्या देवयानीला बरोबर घेऊन नगराच्या बाहेर पडला वृक्षपर्व्याला हे समजले जहां गुरु शत्रुला जाऊ मिलू नए मनुन त्याला प्रसन्न कर लोटांगन घुक्राचार्या क्रोध तत्कालिकता तो वृक्षपर्वाला राजन मी देवया सोड़ू शकत नहीं मनु तिची जी इच्छा आई ती तू पूरी कर ठीक है अषपर्व्याटिव देवयानी ने अपने मनोगत संगित ती वल माला जिथेल मी जिथे जिथे जाइन तिथे शर्मिष्ठा आप सख्यासह मैं सेव दे आपल्या परिवाराला आलेले संकट आणि त्याच्या कार्याचे महत्व पाहून शर्मिष्ठीने देवयानीचे म्हणणे मान्य केली आणि एक हजार सख्यासह ती दासीप्रमाणे तिची सेवा करू लागली शुक्राचार्याने देवयानीचा विवाह ययातीबरोबर लावून दिला आणि शर्मिष्ठीला दासी म्हणून देऊन त्याला सांगितले की राजन हिला तुझ्या शय्यवर कधीही घेऊ नकोस परीक्षिता थोड्याच दिवसानंतर देवयानी पुत्रवती झाली हे पाहून एक दिवस शर्मिष्ठीने सुद्धा आपल्या ऋतूकाळात देवयानेच्या पतीकडे एकांतात सहवासाची विनंती केली शर्मिष्ठी पुत्रासाठी केलेली प्रार्थना धर्माशी सुसंगत आहे हे पाहून शुक्राचार्याचे वचन लक्षात असूनही धर्मज्ञ ययातीने प्रारब्दावर भरवसा ठेवला यदू आणि तुर्वसू असे देवयानेला दोन पुत्र झाले आणि शर्मिष्ठला द्रुवू अनु आणि पुरु असे तीन पुत्र झाले मानी देवयानेला जेव्हा समजले की शर्मिष्ठेला सुद्धा आपल्या पतीपासूनच गर्भ राहिला होता तेव्हा ती रागाने जळफळत पित्याच्या घरी गेली ययातीने गोड शब्दानी देवयानीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला तिच्या पाठोपाठही गेला परंतु तिचे मन वळवू शकला नाही शुक्राचार्य सुद्धा क्रोधाने ययातीला म्हणाला तू अत्यंत स्त्रीलंपट मंदबुद्ध्याने खोटारड आहेस म्हणून मनुष्याला कुरूप करणारे वृद्धत्व तुला येऊ ययाती म्हणाला आपल्या कन्याबरोबरच्या विषयभोगात अजून मी तृप्त झालो नाहीत यावर शुक्राचार्य म्हणाला ठीक आहे जो तुला आपले तारुण्य देईल त्याला वृद्धत्व देऊन त्या बदल्यात खुशाल तारुण्य घे शुक्राचार्याने जेव्हा अशी व्यवस्था सांगितली तेव्हा ययाती आपल्या ते ज्येष्ठ यदू नावाच्या पुत्राला म्हणाला पुत्रा तू तु तु तुझे तारुण्य मला दे आणि तुझ्या आजोबाने दिलेले हे म्हातारपण तू शुकार कारण हे पुत्रा मी अजून विषय भोगून तृप्त झालो नाही म्हणून तुझे आयुष्य मी घेऊन काही वर्षे विषयानंदाचा उपभोग घेईन यदू म्हणाला त्याच आपले हे म्हातारपण अकालीस घेऊन मी जिवंतही राहू इच्छित नाही कारण कोणताही मनुष्य जोपर्यंत विषय सुखाचा अनुभव घेत नाही तोपर्यंत त्या प्राप्त होत नाही परीक्षिता अशा प्रकारे आणि अनुनेचे म्हणणे केले नाही खरे म्हणाल तर त्या मुलांना धर्माचे तत्व माहीत नव्हते या अनित्य शरीरालाच ते नित्य मानित होते शेवटी ययातीने सर्वात झाकता परंतु गुणाने श्रेष्ठ अशा आपल्या पूरू नावाच्या पुत्राला विचारले आणि म्हटले पुत्रा आपल्या मोठ्या भावाप्रमाणे तू माझे म्हणणे टाळू नकोस पुरुष म्हणाला तात ज्यांच्या कृपेने मनुष्याला परमपदाची प्राप्ती होऊ शकते आणि ज्याने आपल्याला शरीर दिले अशा वडिलांच्या उपकारांची परतफेड या जगात कोण करू शकेल जो पित्याच्या मनाप्रमाणे न सांगताही वागतो तो उत्तम पुत्र सांगितल्यानंतर आज्ञापालन करणाऱ्या पुत्राला मध्यम म्हटले जाते जो आज्ञा केल्यानंतर सुद्धा मनात नसताना तिचे पालन करतो तो अधमपुत्र होय जो को ही प्रकार पिता के आज्ञे पालन करीत नहीं ज्यादा चूक है पुरु ने आनंदा वडलापण स्वीकार राजा यया तारुण्य घवन करू लगला तो सत ही द्वीपांतरी सम्राट होता प्रजे के पुत्रवत पालन करीत होता आमर्थ इंद्रिया विषय यथेच्च उपभोग प्रियतमा पत्नी होती मा अपने वस्तु एक सर्व देवस्वरूप श्रीहरी दक्षिण यज्ञ जशा आकाशन कभी ढगान्शा झुंडी दिता कभी दिप्रमा परमांवरूप स्वप्न मया और मनोराजा प्रमाण केवल कल्पनामी रूपानी प्रतीत होते कधी होत नाही ते परमात्मा सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत त्यांचे स्वरूप आहे त्या सर्व शक्तीने निष्काम भावा अशा प्रकारे हजारो वर्षे त्यांनी आपल्या उच्चंखल इंद्रियांना मनाच्या अधीन करून त्याचे प्रिय विषय उपभोगले परंतु एवढ्याने सुद्धा चक्रवर्ती सम्राट ययातीची भोगांच्या बाबतीत तृप्ती होऊ शकली नाही या ठिकाणी अठरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू